ta um. ब्रह्म पला ईशं मालल्ल मालती वल्लव्ञानेश्वरा ओ नमो ज्ञाने अधिभाविका गोल तो मे अधिभाव अमृता पावनारो का जनाद गीत पता मन गढ़ा लो तुम का अंदर ला दो पावन धारो चला चली पावन धारो चला चली पावन धारो चला चली पावन धारो चला चली पावन धारो चला चली कस्तूर तिलकला पटले कस्तूरी तिल कमला पटले वक्षस्थळे कौसुलम वक्षस्थळे कौसुभं करतले, मौक्ति कर्तले नासाग्रेव मौक्ति कर्तवेणुकले कंगण कंकणं सर्वागे हरिचंदनं सुल सर्वागे हरिचंदनं सुल मुक्तावली कंठे मुक्तावली गोपश्री परीवेशि विजय गोपश्री परीवेि विजये गोपालचूडामणी गोपालचूडामणी कृष्ण नारायण वंदे कृष्ण नारायण वंदे कृष्ण वंदे प्रथा कृष्ण वंदे पृथा कृष्ण वैपायम वंदे कृष्ण वैपायनं वंदे कृष्ण वंदे वृजप्रिय कृष्ण वंदे प्रियम नमोस्तविशे नमोस्त रास विशालुद्धेला उल्लावींद्रायथ पेत्र येण तैल पूर्ण यान थया भारत तैल पूर्ण प्रयवा ज्ञानमय प्रवालिन प्र कुंडली गोष्टी जय गोपाल कृष्ण भगवान द्वारा जीश्वध इतके लता इतके इत अंतरणकरण चरित्र श्रवन कर दुर्ग जीन दुर्गा स्वरा करून ही कथा ही कधी न उठणार आणि कधी न उठवणार कथा आहे कोण दिन आहे कोण उभ तर इंद्रियांच्या बद्दल म्हणजे इंद्रियांच्या आधी जे केलेले ते दिन आहे आणि पूर्व मोला लक्षांम अजवरत प्रबळम अधोवनदानी दितेचार 15 व्या दियास या लोकप्रतिनिधीनगर सर्वसाधारण चर्चा रंगवले की जे जी मूल वर आहे म्हणजे ज्या पंज्या मध्ये आहे अल्लाह अल्लाह वरा अल्लाह अल्लाह वुलुख शायद संता ये ज्ञान तो का मंदिर विराज राजे पांच सैन्य उभं नाही प्रधान सैन्यच नाही पाठवून भरती करा भरती केस्त्र दिली धाल आपण कसा लागणार हात मोठे असतील ना दोघ दोघांना त्यांचं स्नान घात धार पाहि रात्रंदमेदी मंगळातले बोल सांगितले आत्मज्ञानाने प्रमंगळा आता धरता तशी मंगळाचे प्रकरण वगैरे बोल सांगितले आम्ही वगैरे बोल काही दिनारी देवा दीन बोलले जसेरा संसार तर बदला पण पलीकडे नाही ही क्या अजिब का भाष्य करत असताना आणि हरिक आश्रय केला त्यांनाही बुडण्याची भीतीच नाही महाविद्यालय शिकत असताना मार्केट करून आपण प्रवास झालेला पहिला अवतरण झालं जी म्हणत आम्हाला पडला हा पडला करून येणार दिवस आहे आणि द्वारके म्हणजे एक दिवसांनी त्या सर्वांच का आला किती काय झाला आपण आवतीर्ण झाला गोकुर तेवढे जर निधान काय घेतलेलं आहे समस्त यादव बाजवले आहेत का कुणाला तो मानत नाही कुणाला मानत नाही मी आमदार कार्य पूर्ण करून गेलो आणि हे मानलं आहे कुणाकडून आवडणार नाही कुणाकडून निपटले जाणार नाही आणि त्यांच्या घरी माल पुन्हा एकदा अवतार घ्यायचा म्हणजे रचना केवढी योजना म्हणता ना की बाबा अजून प्रवा फिरवलेला नाही कमी फिरवलेले आहे आणि त्याला म्हणते होते इतका तवा सुडला दमने झालं तपावले तर फुली जमिनीमध्ये सुटायची पण ताड्या मंडळलेलं काही कोणी आणि श्रीजमध्ये ताड्या कंदले फूल जेलेला ओ म्हणते असेल तर फक्त करतो की ताड्या फ्री मध्ये कंदची पोच आहे तर आपलेच काय आहे देखे देखे देखे तो करतो भगवान श्री कृष्ण माधाजी कृष्ण माझ्या सगळ्या पुतळांच झालेलं निधन सगळ्या गौरवांचा संवाद मला आणि पाहण्या तुलाही तुझ्या निधन सगळ्या तुझ्या कराचा संवाद झालेला पाहाव्या लागेल पण गांधी म्हणजे की मला दुःख झालं ना चाश्य चाश्य तो सत्य संतोषा बाता नारायण आणि त्याला आम्ही कृष्णाने अवतार समाप्तीतलं पहिलं पाऊल उठल श्रीकृष्णांच्या वैष्णव महावैष्ण भागवत भागवतोत्तम भागवतोत्तम महाभागवत असे महात्मे राहत होते त्या सगळ्यांना मी तुम्हाला निरोप देतोय तुम्ही आता करून पिंडा करत अवतार कार्य पूर्ण झाल्यावर समुद्राकडून माझ्या या अवतार कार्यापूर्वी समुद्राकडून आणि तुम्ही जोपर्यंत आहात तोपर्यंत यादवांचाच साधूपणा तो माझ्या समुद्रानुसार शाप मिळणार आहे तुम्ही इच्छा असतेपर्यंत तुमच्या पुण्यानी तो आणि काही कृष्णाने अशी निर्वाणची भाषा केली त्यांना निरोप दिला आणि ते सगळे महात्मे कृष्णाला वारंवार आणि वंदना करून ते द्वारका जोडून पिंडार तो की दो आ, ये समाज एक बहुत खेल खेल ली मार खेल गए के खेल खेल अब भगवान असे सांगतात की जे खेळायला भिटात ते भिकड भिक खेळतात पण पहिल्या आऊट होतात मूल पर्यंत आणि पुन्हा ते शहा दोन लावून निघून दहा जावांनी निघलं नाही आपण लाभारे सुत्र हे बरं का परम सी वर्ग चौदह रज तो म्हणून गुणाले संस्कृत भाषा संपन्न आहे गुण हे शब्दात आणि काल थळे त्याचं म्हणणे शब्दात गुण म्हणजे दोरी दोरी बांधणारे गुण बांधणार आहे प्रभु का सर आरोप श्री आणि त्यांच्या संकल्पानुसार श्रीकृष्णांचे चिरंजीव आपल्या बाकीच्या वरून गेले ऋषींच्या आचरणाकडे आणि म्हणजे पाहूया ऋषी धोडी परीक्षा म्हणतात ना मग त्याला काय कळत आता आज नंबर पाऊ नाही आता त्या नमस्कार काय आपत्ती काय म्हणते पण गर्भजन परीक्षा नाही तस काय करणार आपण सांगता ऋषीनी भगवंताचा संकल्प लागला होता आणि त्या ऋषीने दिला मुलगा होणार नाही होणार नाही हे सगळं तुमचं पाचन पण आहे लोखंडाचा मुसळ घ्या ती सगळी गेली बाजी तर आगोबा आगे आगे ते आपल्या पुलाचा संधान करायला काळजी पंडिद्ध ज्ञान कृपया त्या श्रीकृष्णाच्या कामावर त्याला काय तो नका अहंकार असतो काय करा तेवढे त्याने प्रचंड वनंदा लोक दिली गण द्या मुसळ्याचं चूर्ण करायचं त्यांना जातीच असं शेतीच्या माही केली मुसळ काही माहिणी असती जो भाव आहे त्याच्या एवढं मुसळ झालं एवढी माहिणी तुम्हाला कि खरेदी केला आणि तो बाण श्रीकृष्णांच्या पावल्याला लागून अवतार के आपण सगळे समुद्र स्नामुद्रस्नान करू देवदेवता अर्धना करू पूजा करू खूप सुंदर असं काळ परत म्हणजे समजा उद्या झाल्या जेवले आणि जेवल्यानंतर ते सगळे मैरे महाराज मद्य त्या मंत्रा न त्याचा परिणाम बाळ मामाली काय काय, हा परंतु मंत्राल काय कोणाला काय नाई केले आपापमध्ये आणि झवडून भांडून तंडा करून सगळे म्हणून आपण म्हणतो परत कार्य पूर्ण झालंय परमात्मा अजून रामाला जायचे आठवडे द्वारकेमध्ये स्वागी आहे आणि श्री कृष्ण आणि नारद यांची काही गार पडली नाही स्वागत करण्याचं भाग्य सौभाग्य म्हणतो मी वसुदेवाला म्हणजे प्रेमाने नारदांचं स्वागत केलं का भाग्या भाग्या सतने आला पद्मीला भगवत का गुरुत्व आणि महापुरुष संशया नरेश्त गुरु गुरु महा दे श्री वैकुंठला पाहणे भेटली नाही ते कुठवर येतात जोवरून मोठा धंदा तो वरून महीन म्हणता मला वाटत तुम्ही सगळ्यांनी काहण्या वाजत असाल ना शुक्रवारची कहाणी त्या भावानी बहिणीला हाताळ भरून हाकडून दिलंय समाजित बहिण कोणताही दिसत भावाला बहिण देवायला बोलत वजनटीत काढली पाठवून ठेवली उकडत असेल मुला तुकडा जी उचलली चुशीवर ठेवली तुम्हाला तू जा की मला तुझ्या लक्षात समोरावर मी आलेले असताना मला हात धरून बाहेर काढत असून जी लक्ष्मी आहे ना तिचा पाहून तिला जेवायला काय नसू दे का नाही जो कोणी असला तो बहिणी म्हणे तो भाव होत कुठे काय तुझी भाग्याचा भाग्याच्या आपण मला संधी लागली माझं वाट पण आता एक वर्ष जन्माची चर्चा करायची नाही आपण असं नाही मी आपल्याला प्रल्हादाला उद्देश केला गुरुवाराला उद्देश केला याला उद्देश केला त्याला उद्देश दिला आणि समुपदेश करा मला जी ब्रह्मविद्या विद्या मतात मला ऐकत आहे प्रत्यक्ष गुरु पुढे ग्रंथालय पुस्तकाचा आकर्षण प्रकाश मूल्य काय अशी पुस्तक जाणून घेत पुस्तक दिसते की नाही डोळ्याला पण हाती घेण्यासाठी व्यवस्था असेल तर पुस्तक डोळ्याला दिसते पण हाती नाही तसं शब्दच नाही आणि त्या शब्दाचा जो आव आहे त्या आरोग्याला आवड होती त्यात आहे कपाटा आणि ते आपल्या हातात आणि मला ऐकता येते चिंतन केली निरुद्ध करी तत्व पदार्थ आपल्या मूर्तीमध्ये शंकराचार श्रवणाची प्रक्रिया सांगितली नुसतं म्हणजे श्रवण झाले दुःखाच होतो जे ऐकले ना त्याचं पुन्हा पुन्हा मनन करायचं त्याच चिंतन झालं पाहिजे त्यातनं तत्व पुन्हा आपण सोडून जायला पाहिजे म्हणजे आनो दिसतो मुखात ऐकेल तरी माझ्या कानावर सोडती आणि नागरिकांनी वसुदैवाचा अत्यंत चळवळीने केलेला प्रश्न काय आमच्या गरिपती काय अरे परब ब्रह्म्रह्म म्हणून तुमच्या घरात सांगतोय आणि आज आम्ही म्हणून तुम्हाला ब्रह्म म्हणजे आता कसा धंदा आहे गुरुगरात आणि तिथं मी द्यायचं त्याला अक्षर ब्रह्म तुमच्या घरी तुमचा कुत्र म्हणून आणतोय आम्ही उपयोग नाही आणि त्याच्या दोषणी आमच्या चिरंजीवांना त्या परब्रम्ह देत नाही आमचाच दोष आहे आम्ही जन्मामध्ये उपाधना केली प्रभू प्रसन्न झाले आणि त्यांनी आम्हाला विचारलं मला संतुष्ट आणि काय माहिती वधुदेव कौली देतो ते तो हो पुत्र पुत्र होने काही नको तुम्ही आमचा पुत्र म्हणून जन्माला केला आमचा पुत्र म्हणून आलाय आम्ही तेथे जनक पण तो माझा म्हणे म्हणाले मला तांच्या कोणती तू तू बाबा असं वळचणीचं पाणी कुठं आढळलं जात काही लग्न काही भगवंताला निर्माण झाला त्याचं भविष्य आहे त्यानंतर तेव्हा आपल्याला विनंती आपण मला काही सांगत आणि नव्याने तुला सांगत नाही भगवान सुद्धा सांगतो हे स्वदैववाद म्हणाले का म्हणून विश्वास अजना तुला विश्वास म्हणू मनु सांगितलं पण काय झालं म्हणता नष्ट करतो लोकांमध्ये आणि तो उपदेश हे उपदेशाल नष्ट प्राय झाला एक काळ तुम्ही करता वापरून आता कोण पाट्यावर कोण करता वापरतो मिक्सर ग्रायंडर मला वाटतं त्याच्या पुढे जाईच ना की तो कुठल्या म्हणून तुला आत्मा सांगतो पण नवीन काय नाही धर्मा समा नंदा कु नंदात्मका जोड़ जी है कभी शांत होते नहीं ते वाद सं दुसरी वाट नंतर आपण तस आहे ते समाधान सांगतो जुनं आहे पण जुनाच नाही मग तिने विचारले नवीन पाणी ये उत्कृष्ट पर्याय असते विचार हे पूल धारा नदीपर्यंत अतिशय सुंदर दिसते अर्थात के शिदांत पांगळेला म्हणजे असं सगळे खास सुंदर दिसते वाऱ्यांनी कालानी तारूच्या मध्ये घुमून तोदारला सुंदर दिसतो पण ताबा धरताني या पारियांचा का भूलाच पाहूत नाही त्याचा शिखर होतो त्या पाहिजे सदाय त्याला चुकलं माहीत नाही म्हणता शांत अंतरिका ज्ञान दिवाजना आप तो शांत तो जो होने की कागज धर्मज्योतीवर ज्ञान ज्योतीवरती भगवान काय करतात धर्म संस्थापना म्हणजे काय करतो धर्माची संस्थापना करत म्हणजे काय हा एक लक्षात घ्या तुम्ही आम्ही सगळेजण वैदिक आहात लोकांनी आपले धर्मग्रंथ काय धर्मग्रंथ नाही संकट नो वैदिक धर्म आपण वैदिक धर्माचे आहोत पण आम्ही सरसकट शासकीय कोणत्याही आणि त्याचे उपकार विसरणार नाही धर्म आणि जातो असतात इथे आतापणा तिची भीत उडायचा आणि पित इथं पण धर्म केल्याचा विचार आहे काय त्याचा धर्म काय जात काय आणि त्या संदर्भात आपण मी बघू हिंदू का हिंदू हा आपला धर्म नाही आम्ही वैदिक आहोत वेगाला तीन्दु का हिंदुता हिंदुत्वता है अपनी माफी का हिंदू है धर्म को आपली मातृभूमी वाटत नसले त्यांनी मातृभूमी आहे म्हणून पाहिजे आज कोण बाई सांगली करून पहिले पेपर लिमंत एक पाहिजे सूर्याची पिसाड परंपरा परंपरा पाहिजे आपण वैदी पाहू मग हिंदू शब्द हिमालयाच्या दोष आहे पण तो हिमालयाच्या उत्तर देखील आपल्या भारत वर्षाच्या दक्षिण टोकाला कन्याकुमारी पर्यंत कन्याकुमारीला दक्षिण समुद्रामध्ये एक बिंदू नावान सरोवर सरोवराचे पाठी होता ते बिंदू सरोवर त्या बिंदू शब्दांचा हिमालयाचा ही यात हिंदू शब्द तयार झाला आता आपण दक्षिणोत्तर प्रजत्तंड आहे त्यात राहणारे ते हिंदू असा हिंदू शब्दाचा अर्थ आहे आपली राष्ट्रीय निघाला की नवीन धर्माची धर्म संस्थापना सनातन ज्ञान सनातन धर्म सनातन पण त्याच्यावर प्रेम आढळली भगवान पंतप्रधाना धर्मसंस्थापना करतो ते काय करतो मी कोण गेलो धर्मजी वाढण्यात आपल्याला पिताना बोलताना वाचताना वाचताना आपली विवेकाची बाजू अविवेक आहे त्यामुळे धर्मजी काढ भगवान नाही कोणी प्रेषितांनी स्थापन केलेला नाही प्रत्येक कल्पाच्या प्रारंभी भगवंताच्या निश्वास जगत कल्याण वेळ प्रगतात नाही सनातन धर्म्या ठिकाणी जुनाच आहे पण जुनाच नाही पुराण धर्माचा अर्ज असा आहे तेव्हा महापुरा नाही पुराण नाही लोक आपण बनवू शकतो काळानुसार देशानुसा परिस्थिती कसा आमच्या आमच्या पंडुबांचा खोक आहे त्यांच्या डोक्यामध्ये शिरो घोषणा ना ते जर चक्री पालक तर त्याची बातमी बहात्तर हात बहात्तर हात म्हणजे तुम्हाला नऊ वाटी साडेचार नंबरी म्हणजे बहात्तर सोळाशे चौसष्ट आणि सोळा निवार बहात्तर हात लागू चक्री पाहत आम्ही बोलतोय त्यांच्याबरोबर चक्रीपाद होतो नाही त्यांच्या डोक्यात पदवी म्हणजे लोकमान्य ना आगर कर चिक का करते तिथे मंडळी आहे ना परबत्न तुमच्या हरी बाबती सगळ्यांनी एकदम कशा सुपत आलं नाही पण काही गोष्टी आहेत ना बदल चौसष्ट पैशाचा रुपया आठवलं जाते पोष्ट काय पार केलं आम्ही तरी बसून पोस्टक पार केलं बारा पौऱ्याचा एक घंडा तीन पैन पैसा पैसाची पावली आठ महिन्याची एक चांदीच्या आजोली आणि सोळा महिन्या आपण दशमान पद्धती जगतात आली आत्ता आणि आता बाजेत बोलायचं पण आचार्य मामांगली म्हणताना मी तुमचा जाऊ निरूपण करून टाकली म्हणून मुंबईमध्ये दादर मध्ये आणि आठवत नाही प्रशांत शाळा आहे दादर हा वाहत आहेत ते शमीलाला लागू जा आणि मोठा प्रशासकीय सवाल झाला आक्या जत्रेनी मानव पाच पंधरा कालकरी उभे असताना वाजवी पद्धतीचं निरूपण केलं धर्मरक्षायारा प्राठी करणे आपली आपली वादा मुविलिटी तत्त्वे केते न वावता यांकी कर्मचाऱ्यांनी सुद्धा तुका माने आधुनिक्याशी भौतिक अतिशय अतिशय सुंदर कितीतरी संत वाक्य उप्यमाण घेऊन तर सनातन धर्म आहे नवीन नाही खाली पण आता हे सनातन विद्या पुराण जुना जीवन दोन आधी दोन बरोबर दहा बनले दोन वीस कोणत्याही दहा देशात आपण समाधान तत्वज्ञान आहे ते मी तुला नव्हे सांगत नाही म्हणून कुणा पी जनक राजा आणि ऋषभदेवांचे नवपुत्र नवनारायण कवी अली विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर म्हणून सांगतो आपण श्रीमंत भागवताच्या एकादश सं शुद्ध शुद्ध जवळजवळ तेरा चौदा दिवसिले पहिले सात दिवस सक्त संध्याकाळी आणि पुढचे भाग सत्ता सात दिवस सकाळ संध्याकाळ दोन दोन तास नव नारायण जन प्रया सोमवार नारद वसुदेवा त्याच्या प्रश्नाचं निराकरण करताना सांगता येईल नवनारायण जनताने त्याचा आणि निराकरण करताना काय सांगितलंय त्याचा आपल्याला थोडक्यात विचार करायचा नवनारायण सांगितलं पहिले धानिकतो दुर्लभ सांगता येणारे म्हणजे सृष्टीचा प्रारंभा हे काही मानल हा सृष्टीचा पुन्हा प्रलय झाल्यानंतर कोणता एक दोन तीन चार पाच सहा सात चक्र किती मन द्वारा, एको एकले <laughs> हो भक्ती केले भिन्यो अंड वेदल उद्द ब्रह्मदेवांच्या माध्यमात विशेष आनंद झाला नाही कामय वा जीवभूत सनातन आपण मन दिली आहे प्रकृतीसाठी परिस्थिती प्रकृतीच्या आधी इंग्र्यांच्या द्वारा ते बाहेर आणि आत्मस्वरूपाकडे पाहत नाही आता कन्स्ट्रक्शन काय आहे मला वाटतात खिडक्या आणि दूर लक्ष मालिका मला आपल्याला असं आव्हान करून सांगायचंय प्रेमाने आज काय विजन आहे ते पाहणं बाहेरच्या विजयापेक्षा आज जर आपल्याला पाहता आलं काय सुंदर सुंदर आहे उदाहरण म्हणून सांगायचं असेल तर प्रकाश हे आणि तत्व आहे त्या प्रकाशाचे जे नियम आहे फिजिक्समध्ये त्या प्रकाशाच्या नियमाला आधार धरू शाळेत असताना दिसेल त्याची खात्री नाही असंही नाही दिसणार नाही तिची दृष्टी आजार तो करने नाम्य। के की के की की और आपल्या निर्मात्याला टीका करताय बाबुले मनुष्य पाहिजे क्रमांकाला एक मनुष्याला निर्माण केला मानवा आणि त्याच्यामुळे वैशिष्ट्य राहत त्याला आपल्याला अर्थान काय बाहुले म्हणजे विशेषत्व आत्मस्वरूपाचं ज्ञान हृदय परमात्म्याच ज्ञान प्राप्त की या ज्ञानाच्या योगाने याच देहामध्ये विदेशावस्थेला प्राप्त होती देणे ज्ञाने देवी विजय पावली आणि जन प्रे एक संज्ञान तो पण जनत राजाची योग्यता कार्य शुकाचार्य सरकारचं गुरुत्व लावलं त्या जनताला इतका असा दोन की जनकरा सुद्धा मी सुटा आलो तर नाही कोणी माणूस नाही आणि संदेश काय संगम त्या ठवा संगम संगम त्या ठवा संघा संगटी माझ्या आणि काय केलं जनक राहिले येत नाही आपल्याला वारंवार निरोप पाठवते सन्मान काल टाकण्यासारखं टाकलेली नाही देहलेली नाही आणि मग त्यांनी निरोपच पाठवणार नाही जनत राहिल्याकडे जनता स्वतः स्वागत आला या देहातच अतिशय विधेयक देहून देहापेक्षा वेगळे मनापेक्षा वेगळे बुद्धीपेक्षा वेगळे पाहा ब्राह्मण क्षेत्र नाही भिक्षून भिक्षून तो खरोखरी बोधा त्यांना आपण होतोय त्याचा स्पष्ट म्हणतो फक्त आणि सामन्या पण त्या नृदेहातल्याही लोकांनी माझ्या आपल्या आपल्या गुरुष्ठ मागेची मदत नव्हती आपल्या निर्मात्याला ओळखायला तयार नाही बाकीच्या त्र्याशी लक्ष आणि नरदेव म्हणत नाही तर म्हणतात पाण्यामध्ये माणसाच्या ठिकाण्याचे ज्ञान आहे हे ज्ञान त्याचा विशेष आहे आणि आता ज्ञान असेल ना महात्मा भाजप तेवढ एखादी उडून गाढलाचे ताने पालन ते क्षणक्षण नुकतं जन्मलाय ना उदिश पण जस वाढले ना आले आहे काय जगा ज्ञान नाही पशु शास्त्र काय नरदेहायला अशी नरदयाची दुर्लभता सांगितली आता दुर्लभ नरदेहाल्यानंतर काय करायची केली टाकू नका टाकायची गोष्ट नाही प्रेम करेम देव मुदो ते शेता राहिले म्हणून करा तुझी सेवा करेन मनोभाव आणि मग श्लोक आपण म्हणतो काय मनसे प्रकृती स्वभाव करो सकलम करत मे नारायण पण फक्त म्हणतो अर्पण करत नाही त्या हरिओ कृष्णा ब्रह्मार्पण असतो कथा सांगतो पण एका सांगत नाही रुक्मिणी अर्पण करणं एक सुधार एक नाटक म्हणजे आपण जी वस्तू अर्पण करतो ती कोणती वस्तू अर्पण करू शकतो म्हणजे करावी जी आपल्या मालकीची आहे जे आपल्या ताब्यात आहे ती वस्तू अर्पण करावी मुला कर्माचा करताच नाही तर ते कर्म मी भगवत जे जे कर्म करू इतर करता नाही मला अपेक्षा नाही तर महापरे म्हणजे कर्म अर्जून काय करायचे अर्जण करायचं काढत नाही आपापे कंपन्या त्यांच्या मधील त्यांचा नियम आम्ही जर कर्माची अहंकार घेतली नाही कर्मफळाची अपेक्षा केली नाही ते, ते कर्म ना ते ना सहज भगवंता आता सहजता अर्पण करावं लागणार नाही त्याला राजवांत एक मी असा संकल्प करतो कि हे आणि पश्चिम समुद्राला जाऊन मिळाव पूर्व समुद्राला जाऊन मिळावं हे अगदी बरोबरच आहे गुरुवारी समोर वाढवताना ते कस कमी पडेल आणि घरी लोणी वाटी कशी मोठी पडेल याची काळजी घेऊनच वाढव मसाले भाजीच्या पोळ्यावर घाला आणि म्हणजे काढव लागत ते चट्टी काढ कारण ते काळ लागत किती करवडून काढलं तरी करवन तिला काही ना काहीतरी पण तुम्ही मनमान उत्तर पुढे जागपूर वर जाण्याचा नारळ मिळत नाही तसं कर्म अप्च राहिले तर कर्म हे कर्मात करत ते भगवंत सांगायचे के भक्तीवर सांगितलं विशेष भक्ती मार्ग संबंधांचे प्रसिद्धी आहे मी दाखवला भक्ती मार्ग विशेष करून सांगणार आहे कशी असेल एका प्राथमिक काय उत्तराभोषण काय यादे ये जाती पुष्प गुलाम पुष्पीय स्ना आचमनीय स्नानीय वेगरा सब चार साडे चार पाच लागतात मूर्ती जे आहे ना ती कशी असावी त्याचा तपशील पूजेची मूर्ती मितीपेक्षा जास्त मूर्त नसावी आणि ती अत्यंत सुमुखात बालकृष्ण घेऊन या मी काही आणलं नाही आज झालो का तुळशीबादिक नाही आता खूप नवनारायणांचा संवाद करा आणि काय सांगता येते अंतरंग जो भक्त आहे त्या उद्धवाचा आणि भगवान श्री कृष्णांचा सोमवार एकादशात पुरुषा त्याला बुद्धव गीता असं म्हटलेलं आहे जस अभिमानगीता सांगितली श्रीमंत भगवद्गीता तसं उद्धवाला उद्देश केलाय एकादशात बुद्धवर्गीत काय कराव कर्तव्यू झालं लढाव का न लढाव असा प्रश्न होता प्रश्नाने गाजलेला नाहीये उद्धव आहे बघती कशी करावी प्रश्नाचं स्वरूप वेगळं म्हणजे देवाय ना ती कशी करावी हे आम्हाला त्या भक्तीच वर्म आहे ते आणि मननीय कर्मिया असंही भक्तिशास्त्र आहे सहा परम प्रेम रूपा अमृत स्वरूपाचे भक्ती आहे भक्ती भक्ती म्हणजे भगवंतावर केलं जाणार सांगत असताना त्यात विशेषतः श्रवण कीर्तन विष्णू स्मरण भगवंताच स्मरण नामस्मरण पूर्व प्रेमरक्षणाची म्हणजे नामस्मरणामध्ये आपण किती रमून गेलो पाहिजे हसत त्या तो, गे गे। तो रो रि पुन्हा नृत्यातील लोक पाहिल्या नामस्मरणात आपण रमून गेलो पाहिजे आम्ही घड्याला पंधरा मिनिट सोळा नृत्य सोळा आणि गेलो पाहिजे आपण त्याने पुन्हा नृत्य लोक राहुल एका त्याच्यावरती आहे मोडे तो ंदेला आहे दिवस तेलंगणाला निघालेली राजाची पारी तेवढा त्याच्यावर सोने राजा आणि एकती एकदम आक्रमक थांबला तसं ब्रेक एकदम लागला राज्य परिवहन परिणाम असा झाला माझे माणसांशी बसल्या होत्या त्यांचं तोड पुढच्या काही नाही अपयश झाला पण महाराजात ते आभामी तुम्हाला समाधान वाटलेला असा काय झालं कशाला म्हणजे सरकार तो विचार असून हत्ती उपलब्ध एकोनी के आमवादी तू और एरा तरभी राज बोड त्या इमाद थेशा? अच्छी आमवादी नहीं राज्टे सब्रोट ते जिसका अगो ना तरवार? इस चैनल होते हैं इस तरभाज आप अच्या या आप पजिशा आप सप्राइब हो कि जज़े तो दो जो जो ज तो विचारू लागला मी कुणाच्या आल्याच नाही कुणाचं थोडा उतरत नाही मला का आढावा मला काय करणार आणलाय म्हणजे लक्ष त्यांना काय करायचं आजिया मोबा सकाळी आणणार त्याला दरबार तू घेणार ना आमदारने आणि की तो तो, तो, तो और तुम्हाला जो नागो होते चिगता मला सोडून आज घेणार हे भागवतांचा हा लोक आहे ब्रह्म सेवन केलंय है। हो राम राम ना गोविंद गोविंद मनाला मग गोविंद ते काया का स्वरूप नामान केलं आणि भगवंता घेतला उद्धवात समारोप करत आहेत अवतार कार्य पूर्ण करणार उद्धवाला परमात्मा अवतार कार्य पूर्ण करून विजय नामाला जाणार हा विचार नाही पण अवतार साकार सावध नामा दार। पण मनात नाम रूप जाती काहीच नाही अग्रस्त भौतिक अवतार तुम्ही देतो तो आता हिमालयाकडे बदल का मैत्री आपलं काहीतरी प्रेम कोण प्रेम चिन्ह भगवंताने आपल्या पायातल्या फुटबॉल तुद्धर काढून फुटबांच्या मंत्री घालून केले रा आणखी हो आपण कायदे करीत म्हणून भगवान दुहा मीले अवतार कार्य पूर्ण करून जात असो तरी पुढे नारदंत 18 तारखे रोजी 18 तारखेला अठराव महामंग श्रीमंत भागवताची रचना केली एक श्रीमंत भागवत पुराण स्वतः ग्रंथ झाले दुसरे पारायण झाले दुसरे अठराव स्वरूप झाले त्यांनी पोटनमित त्याच्याने उल्लेख केला की कारण मतवा अनुषोवा विसंगतले भागवत या पुराणाच्या रूपाने प्रत्यक्ष मी श्री कृष्ण साहेब हा ग्रंथ ही माझी आहे वागमिक भागवताला भगवंतानी उद्धवाला महापुराणाला आशीर्वाद आहे याच्या घरात श्रीमंत भागवत असेल त्याची पूजा करा त्याचं रोज दर्शन घ्या साहित्यिक रूप आहे ते आश्चर्य ते वामिक रूप आहे ग्रंथ रूपाने श्री कृष्ण परमात्माच आपल्या घरात ही भावना या ग्रंथालची असते भगवंताचा आशीर्वाद दर वर्षी वर्षी कुणीतरी त्या मातृश्री सोळा खंड मला ग्रंथ संघ चांगली वाचणार पुस्तक आहे तेवढी चालून घरात छेलत आहे पण जीवनयात्रा पूर्ण झाल्यावर ती म्हणजे जाते त्यानंतर त्याच्या गुळाला घरा बांधून देण्यापेक्षा आपल्या हस्ते आणि मग वाप करताय आवरावर केली आहे आणि त्यांनी सगळे आवरावर करून गुराजी डाव्या काय आहे त्याच पाऊल जनियेवर आहे त्याचा अर्थ जो गुडघ्यात उभा केलेला आहे काय उर्वर पाहून जे आहे ते डाव्या मुलग्यावर ठेवले त्यामुळे लोकिकदृष्ट्या श्रीकृष्णांच वय एकशे आहे ना अंकित झालेला तो इतका लाभ कुटुंब आहे Hai, खास्तिया है, खास्तिया है, खास्तिया है, है, रामा की त्याला थोडस पूर्ण करण्यासाठी जमा करतो बरोबर तो असं समजून बाण सोडला तो के के है क्या क्या के तो बाणता म्हणून तो व्याया घालवत आलाय आणि नजरेच्या जी दिव्य अशा लोकांना प्राप्त असं द्याला आणि मुला राहुल तावी नमस्कार केले राहुल ता नमस्कार आहे या पद तो साधले तो साजे की तो गुणगत करतात त्या शकतात फक्त मार्गली पूर्ण विचार पूर्ण यूज देतो पण पूर्ण काल स्वतः लावते काय इकडे तुमचा अह वजनावर एकत आणि मौज फुलतच आहे त्याला तो म्हणजे कसे जातात काय विपाल जातात काय मारायला जातात काय कायदा मिळालं नाही एवढं आतापर्यंत त्या टिकून जाते आता दिसेनाची झाली एवढं काही म्हणजे आता निरापर्यंत आपल्याला काय आता तिथं म्हणून नाही म्हणून कुठे नागपूर परमात्मा ते कुठून कुठे जायचे कुठून कुठे यायचे सर्व जे आहे जी जी, जी, जी, जी जे मर्यादित आहे ते उठून कुठेतरी जाऊ शकेल घेऊ शकेल असू शकेल नव्याला पाहावी पण जे सनातन आहे जरा हे की परमात्मा दांमुळे अत्यंत दत्तांमुळे सातवा दिवस आहे कक्षम आपण निघालो तिकडे कश मान मंत्र सिद्ध केला प्रयोग करणार मंत्र सिद्ध आहे राजाला पुन्हा जिवंत करणार राजाकडनं आणि मग आपण शास्त्राणी कशेपण यासाठी निघालो मी क्षणा तुम्हाला पण तुमच्या अशा वृक्षाला वृक्ष कर्महीन पुष्पही कर कर आता तुम्ही मंत्र प्रयोग करा पुन्हा केला मंत्र बरोबर पुन्हा हे पहिल्यापेक्षा ती जी रचना आणि राजा झालाय तो हा लक्ष ठेवून मला भीती नाही बरं नाही गैर सांगितलंय ते निर्भय लोकांची सुरुवाती ज्ञान योग व्यवस्थित भयपर काही आहे पण भय वाटत नाहीये की निर्भय का आणि आवय भय काही नाही आणि आवय त्यापेक्षा काही भिन्न आहे त्याच भय का बसलेल्या ज्ञानेश्वर महाराजांना सांगताय माझ्या हा मात्र आपला म्हणणार आहे त्याच्यातून आपला तुझ्या आपल्याला तुला तुम्ही जरुरी विश्व काढा काश्वरा का विश्वपटा ज्ञानेश्वर विश्वापेक्षा आपल्यापेक्षा आपण आला तो आपला भय नाही भय नाही मी देहाती आणि त्यांनी केल्याने देह म्हणल्यानंतर तो कधी कधी चर्विका आहे त्याच्या नश्यती चितार पण नाप देह पडे त्याला किती सांभाळा किती सांभाळा त्याचा अर्थ सांभाळू नये असं नाही असं धर्मशास्त्र सांगत नाही त्याच्याशी धनवामुक्ती करायची नाही त्याच कौतुक करायचं नाहीये पण हे लक्षात ठेवायचे की तो कधी ना कधी पडणार काजीवंत देव जाणार सकळ आयुष्य खातो का राम राम स्मरा जोपर्यंत आपण काळाची वक्रि आपल्यावर पडलेली नाही तोपर्यंत राम राम दोन अक्षरे सुलभा एक मकार अवघड अवघड कोणी न तरी सांगता भगवतेव वासुदेवाले बालायो कोण म्हणणार जय राम कृष्ण हरी ते राम कृष्ण हरी तरी सहा रामरापुढे एकमत एका वेळात टाना त्याच्या पुढे राम राम राम तो मारून नाही जमला नाही जम नाही आ, तो का मा तो माधवराव मोघे म्हणून तिथ अंत्यसंस्कार करणार एकच मोघे आज नावाच आणि ब्राह्मणपुर आहे बाकी बाकीच्या कोणत्याही वैदिक कर्माला पुण्याची मंडळी फक्त आणते दहावा अकरावा बारावा तेरावा बाकी त्यांचं काम नाही तेवढं पैसा वेगळं पण कोणी भूटी द्यायला तयार नाही कोणत्या मुलांना कोकणात जातात त्याची त्यांच्याकडे एक शकत आपल्या मुलाच्या लग्नाचे आक्षेप करायला आणि त्यांनी फारसा हात मानली आहे का भावे बोलू मत उत्तर दिला काय काय काय मी तर बोलू मत काय काय आचीकडे आहे ते बघत आहे तो शोभून येस ते होय असं आपणच देऊ वर्ल्ड टू यु वेला बोलले ऐकवळे इंजिभ्यास करतो तर स्वतः वाले वाला मारा यार आता काय ते येलावर नाही तुला कशातच नाही मला मला मला كده हां उफरा का नामापती वाऱ्याचा वाजत आपण वाजे नाही म्हणलं किती सोपं आहे काय आवड काय आनुषवाद आहे का विसरलं आहे <laughs> का दृढाक्षर आहे काय आवडतो हे पडणार आहे पडले त्याचा हा बोल पाहिला आणि तुला ते सांगितल्या देऊ पडला पुढे चिरंजीवानी सर्व धरून आणि सर्व प्रयत्न केला महाभारत आहे श्रीवन भागात त्याच्यात दशमस्कंधाच्या अपेक्षा उत्तर खंडामध्ये तो भगवंताची काय भगवंताच्या स्वरूपाचंद्रामध्ये मार्कंडाची प्रकार प्रत्येक गोष्टी एक मानदंडात प्रयत्न सोशित काळावर त्यांनी सत्ता घालवलेली आहे कित्येक वेळा त्यांनी काळावर असा प्रभाष शिवसेनेकरांचा महासम पुष्पा नदी का आत्माचार करना संना संज्ञा उभया का खरीता है खोटी खरी मन खोटी मना एक ने वस्तु नहीं खोटी कभी खोल माया रखे या भारतीय राहत नहीं उन नसुन करती। नहीं। नहीं। माया।, माया माया में। एक माया की दो माया दो विषय है माया सदर सदर। माया भगवंत कि माझ्या जीवनात नवुण गुणा म्हणून त्यांचं एक वाढीला खरी नाही खोटी नाही प्रक स्वार्थ आणि कृष्णावरील विशेष नाही त्याच प्रदूषण झालेलं पण रंगा हो केला पुण्यामध्ये पहिल्यांदा पहिल्यांदा देडकी ओला दापोली आणि खडकी याच्यामध्ये मुळा नदी ना काय ठीक आहे काय ठीक आहे म्हणजे काय बसवत वनस्पती आहे ज्या पाण्याच्या आधाराची निर्माण झालीय पाणी दिसू देत तशी माझ्या स्वार्थ आहे ज्या भगवंताच्या आधाराची दाखवलं जाते क्या जी <laughs> जी ना है। पुने है। है। पुने है। एक बाला एक नवरा मुळा दगडी तांदळ आहे सिंधू त्यांची शिळा आहे तिला घडवलेली मुळ शिळा आहे तिथे पंधरा सोळा हा तुमचं उंच एक दहा बाजारांच्या उंची आणि खूप सजावत असते त्याला वाहन पण म्हणतात कधी गरुडालो कधी नागाव कधी रक्तात कधी लाल कधी कमला आणि शुभात जोगा असतात मूळ तो ताबड आहे ना तो झाकणच जातात उत्सवात पुण्याचं ग्रामदैवत आहे भाव अगदी भावात आहे गणेशोत्सवाची मूर्ती पण काय तिला भाव आहे महाराष्ट्रात आधी नमस्कार प्रमाणे काय आहे माया काय आहे ते म्हणजे पाहून तरी आता मानात जर विचार येतोय दहा दिशा चलकू लागल्या दुसरला मुसळधार आता जलप्रभात काय दृष्टी झाली आणि आता चित्र दहा असं सगळं बाळ येण्याचे अद्भूत बालक आपल्या दोन्ही इंग्राच्या आजारी आपल्या पायाचा अंक धरून तोंडात घालून असं ते आपल्या आसना पाणी त्याच्यावर पान त्याच्यावर काय पाहतोय अनुभव आपल्या आसनामधून आपण ओढले जातोय असे ओळखले जाताना त्या काय <Marvinflanzen> आपण विचार करतोय तोपर्यंत त्या नागपूर तो बाहेर पडले पाणी नाही पाऊस नाही गडगडाट नाही घात आपल्या आसनावर आपल्या आश्रमावर पुष्प काय पाहिलं आणि मग विचाराव्या आपण म्हणलं होतं माया काय पाहिली ती ही, ही हो हाची माया कुणाच्या वाचाला जात नाही मा्या माझ्याला एवढं कुणाच्या वाट्याला जाऊ कुणाच्या वाट्याला जाऊ नाही आपले स्वामी जे आहेत भगवान त्यांच्याशी जनता परिचय आहे घनिष्ठ परिचय आहे भगवंत अंतावर त्यांच्या मस्त जाय जनता कळ आहे असे भगवंताचे अंकित त्यांच्या वाट्याला माया जात नाही भगवंत देऊला गेला गेला असत तर जिथून तुटोबारा यांचं वैकुंठा घेऊन झालं ना त्या गोपाळ्यात तुकोबार यांचं एक अतिशय छोट अस पण त्याचा सुंदर मंदिर आहे तरी गेलं पाहुती त्या मंदिराचं काम सुरू होत जगन्नाथावत होता पाहुती पुस्तक होती देशांतही करत होतो मी होता पुण्याच्या बंगल्या फाटोवरी नव्हती कुत्र्यापासून साधत राहापाट नियुक्ती करा आणि म्हणून पा के बंगल्याची मान पडत्या मजल्यावर उघडली ते स्वतः करत होते आणि शेजारी पत्नी नाही शेलर शेल वा त्यांनी त्या कुत्र्याला हात मारली त्यांनी मालक सोडलं त्यामुळे आले ते कुत्र्याला आलेलं फाटक माणूस आणि आपले मालक यांचा एकमेकाशी परिचय त्यांच्या अंगावर धावून जाण्याचा नाही आपल्याला शिक्षा व्हायची मालक असतात जमा ना त्या मायाळत नाभू आणि हे बाकी माया भगवान भगवंतान म्हणा हे गुणमयी मह माया दुरतया दुरतया अरुणा माझी माया तरुणताना कठीण आहे कोण प्रसून जातात भावाने मला चरण येतात ते मायां ते मला ते बाकीमध्ये स्वरूप का अनुसंगामध्ये बाकीच्या पुराणातली श्लोक संख्या सांगितली आणि पुढची वंशावर सांगितली मौर्य लिहून चंद्रगुप्त मौर्यापर्यंत आहे आपण इथं या भूमीच्या शिकलोय मौर्य भागीपुळाचा म्हणजे हे शिरून भागवत मात्र श्रीवंत सगळ्या ग्रंथाचा आम्ही समारोप केलाय सुखमहा सुंदर वचन आहे त्यांची योग सांगतो माझ्या मागे म्हणा भवे भवे यपा भक्ति भवे भवती भे भव्य भव्यवे भावती पालयोत्तव चालते पाजयो सर्व राजेश तथा पुरुष देवेश रुषे तथा पुरुष देवेश नात नो मृत नोय प्रभो नात नोयत प्रभो नामसीर्तन यज्ञ नामसीर्तन यशसंगीर्तन यज्ञ नामसीर्तन यशपाप्रणायनं सर्व पाप प्रणाशन गर्व पाप्रणाय पाप प्रणाशन प्रणामो दुःख शमन प्रणामो दुःख शमन प्रणाम दुःख शमन प्रणाम कृषि हरी पमंग नमा हरि परमा हरी पल तमि हरिंद्रमा हरी पद तम नमाले जय बाण भगवान जय देवटानंतर आणि केसाली गुजेंडी या